अध्याय सहावा इक्ष्वाकूच्या वंशाचे वर्णन मानधाता आणि सोभरी ऋषींची कथा शुकाचार्य म्हणतात विरूप केतुवान आणि शंभू असे अंबरीशाचे तीन पुत्र होते विरुपाचा पुरुषदश्व आणि त्याचा पुत्र रथितर होता रथितराला संतान नव्हते वंश रक्षण करण्यासाठी त्याने अंगिरा ऋषींना प्रार्थना केली त्यांनी त्याच्या पत्नीपासून ब्रह्मतेजाने संपन्न असे अनेक पुत्र उत्पन्न केली ते जरी रथितराच्या पत्नीपासून उत्पन्न झाले होते म्हणून रथितराचे जे गोत्र होते तेच गोत्र त्यांचे ते असायला पाहिजे होते तरीसुद्धा ते अंगेरसच म्हणले गेले हे रथितर वंशाचे श्रेष्ठ पुरुष होते कारण क्षत्रिय आणि ब्राह्मण अशा दोन्ही वर्णांशी त्यांचा संबंध होता एकदा मनूच्या शिंकण्याने त्याच्या नाकातून इक्ष्वाकू नावाचा पुत्र उत्पन्न झाला इक्ष्वाकुचे शंभर पुत्र होते विकुक्षी निमी आणि दंडक हे त्यापैकी सर्वात ज्येष्ठ होते त्यांच्याहून धाकटे 25 पुत्र आर्यावर्ताच्या पूर्व भागाचे आणि 25 पश्चिम भागाचे तसेच वरील तिघेजण मध्यभागाचे अधिपती झाले उरलेले सत्तेचाळीस दक्षिण इत्यादी अन्य प्रांताचे अधिपती झाले एकदा इक्ष्वाकुने अष्टकाश्राद्धाचे वेळी थुरल्या पुत्राला आज्ञा केली की विकुक्षे लगेज जाऊन श्राद्धाला योग्य पवित्र पशूंचे मांस आण ठीक आहे असे म्हणून वीर विकुक्षी वनात गेला तिथे त्याने श्राद्धासाठी योग्य अशा पुष्कळ पशूंची शिकार केली तो थकला होता त्याला भूकही लागली होती म्हणून श्राद्धासाठी मारलेला पशू आपण खाऊ नये हे विसरून त्याने एक ससा खाल्ला विकुक्षीने उरलेले मांस आपल्या पित्याला दिले इक्ष्वाकूने त्यावर प्रोक्षण करायला आपल्या गुरुंना सांगितले तेव्हा गुरुजींनी सांगितले की हे मांस दूषित आणि श्राद्धासाठी अयोग्य आह गुरुजींच्या सांगण्यावरुन इक्ष्वाकूला आपल्या पुत्राने केल कृत्याचा उलगडा झाला शास्त्रीय विधीचे उल्लंघन करणाऱ्या आपल्या पुत्राला रागाने त्याने आपल्या दक्षातून बाहेर घालवली त्यानंतर इक्ष्वाकू आपले गुरुदेव वशिष्ठ यांच्याबरोबर ज्ञानविषयक चर्चा कली आणि योगाने शरीराचा त्याग करून परमपद प्राप्त करून घेतली पित्याचा देहांत झाल्यानंतर विकुक्षी आपल्या राजधानीत परत आला आणि तो या पृथ्वीचं राज्य करू लागला त्यांनी मोठमोठ्या यज्ञांनी भगवंतांची आराधना केली आणि जगात तो शशात नावाने प्रसिद्ध झाला विकुक्षीच्या पुत्राचे नाव पुरुंजय होते त्याला कोणी इंद्रवाहातर, तर कोणी कपुत्स म्हणत ज्या कर्मांम त्याला ही नामी पडली तत्ययुगाच्या शवटी दक्षांचे दानवांशी घनघोर युद्ध झाल त्यामधांचा दैत्यांकडून पराभव झाला हो जवळ त्यांनी आपल्याला सहाय्य करण्यासाठी वीर पुरुंजयाला आपला मित्र बनवल पुरुंजय म्हणाला जर देवराज इंद्र माझे वाहन होतील तर मी युद्ध करीन प्रथम इंद्रानेही मानले नाही परंतु देवाधिदेव सर्व शक्तिमान विश्वात्मा भगवंतांच्या सांगण्यावरून शेवटी तो एक अतिशय मोठा बैल झाला सर्वांतर भगवान विष्णूंनी आपल्या शक्तीने पुरुंजयाला सिद्ध केली त्याने कवच धारण करून दिव्य धनुष्य आणि तीक्ष्ण बाण घेतले त्यानंतर बैलावर चढून तो त्याच्या वशिंडावर बसला जेव्हा तो युद्धासाठी तयार झाला तेव्हा देव त्याची स्तुती करू लागली देवांना बरोबर घेऊन त्याने पश्चिमेकडे असलेल्या दैत्यांच्या नगराला घेरले वीर पुरुंजयाचा दैत्यांच्या बरोबर अत्यंत रोमांचक आणि घूर संग्राम झाला युद्धामध्ये जे जे दैत्य त्याच्या आले त्यांना पुरुंजयाने बाणाने यमाच्या हवाली केली त्या प्रलयकालीन धगधक आगीप्रमाणे होणाऱ्या बाणांच्या वर्षावाने छिन्न भिन्न झालेले दैत्य रणभूमी सोडून आपल्या स्थानी पळून गेले पुरुंजयाने त्यांचे नगर धन ऐश्वर सर्व काही जिंकून इंद्राला दिले म्हणूनच त्या राजर्षीला पूर जिंकल्यामुळे इंद्रवाह आणि बैलाच्या ककुदावर म्हणजे वशिंडावर बसल्या कारणाने ककुत्स का म्हटले जाते पुरुंजयाचा पुत्र अनेना होता त्याचा पुत्र पृथ् झाला पृथ्वीचा विश्वरंध्री त्याचा चंद्र आणि चंद्राचा युवनाश्व। पुत्र झाला शाबस्त त्याने शाबस्तीपुरी बसवली शाबस्ताचा पुत्र बृहदश्व आणि त्याचा पुत्र कुवलयाश्व झाला हा अत्यंत वदशाली होता त्याने उत्तम कृषीना प्रसन्न करण्यासाठी आपले एकवीस पुत्र बरोबर घेऊन धुंदू नावाच्या दैत्याचा वध केला म्हणूनच त्याचे नाव धुंदुमार असे पडले धुंधू दैत्याच्या मुखाती लागेमुळे त्याचे सर्व पुत्र जळाले फक्त तीनच जिवंत राहिले परीक्षिता जिवंत राहिलेल्या पुत्रांची नावे दृढाश्व कपिलाश्व आणि भद्राश्व अशी होती दृढाश्वापासून हरिअश्व आणि त्यापासून निकुंभ यांचा जन्म झाला निकुंभाचा बर्हणाश्व त्याचा कृषाश्व कृषाश्वाचा सेनजीत आणि सेनजिताचा युवनाश्व नावाचा पुत्र झाला युवनाश्वाला संतान नव्हते म्हणून तो दुःखी होऊन आपल्या शंभर पत्न्यांसह हो वना तिथे दयालु ऋषिश्वाक्रते हु युवनाश्वालाज्ञशा गुषिसे पानी प्याला परीक्षिता जेवी उठले कलशा पानी नहीं अहुन विचार लेना पुत्र उत्पन्न करना पानी को भगवंतांच्या प्रेरणेने राजा युवन युवनाश्वस्ते पाणी प्याला होता असे जेव्हा त्यांना कळले तेव्हा भगवंतांना नमस्कार करून त्यांनी म्हटले धन्य आहे दैवाचे सामर्थ्यच खरे सामर्थ्य होय यानंतर प्रसव समय आल्यावर युवनाश्वाचे उजवीकडील पोट फाडून त्यातून एक चक्रवर्ती पुत्र उत्पन्न झाला त्याला रडताना पाहून ऋषी म्हणाले हे बालक दुधासाठी फार रडत आहे तर मग आता हे कुणाचे दूध पिणार तेव्हा इंद्र म्हणाला मानधाता म्हणजे माझे पिणार पुत्रा तू रडू नकोस असे म्हणून इंद्राने आपली तर्जनी त्याच्या तोंडात घातली कारण तो, तो इंद्रयागातून जन्मला होता ब्राह्मण आणि देवांच्या प्रसादाने त्या मुलाचा पिता युवनाश्व याला सुद्धा मृत्यू आला नाही तो तिथेच तपश्चर्या करून मुक्त झाला इंद्राने त्याचे नाव तर असे ठेवले कारण रावण इत्यादी दस्यू म्हणजे लुटमार करणारे त्याला भीत युवनाश्राचा पुत्र मांधाता म्हणजे त्रजसदुस्यू चक्रवर्ती राजा झाला भगवंतांकडून मिळालेल्या तेजामुळे त्यांनी एकट्यानेच सात द्वीपे असलेल्या पृथ्वीचे पालन केले तो जरी आत्मज्ञानी होता तरीसुद्धा त्यांनी मोठमोठ्या दक्षिणायुक्त यज्ञांनी स्वयंप्रकाश सर्व देवस्वरूप सर्वात्मा तसंच इंद्रियाती अशा यज्ञस्वरूप प्रभूंची आराधना केली यज्ञाची सामग्री मंत्र विधिविधान यज्ञ यजमान ऋत्विष धर्म देश आणि काल हे सर्वतर भगवंतांचं स्वरूप आहे जेथून सूर्याचा उदय होतो आणि जेथे त्याचा आस्त होतो तो सगळा भूभाव यवनाश्वाचा पुत्र मानधाता याचाच होता मांधात्याची पत्नी शशबिंदूची कन्या बिंदुमतीही होती तिच्यापासून पुरुकुत्स अंबरीश आणि योगी मुचुकुंद असे तीन पुत्र झाले त्यांना पन्नास बहिणी होत्या त्या पन्नास जणींनी एकट्या सौभरी ऋषींना पती म्हणून वरले परमतपस्वी सौभरी एकदा यमुनेच्या पाण्यात गुडी मारून तपश्चर्या करीत होते तिथे त्यांनी पाहिले की एक मत्स्यराज आपल्या पत्नी सहभागीत आहे त्याचे ते सुख पाहून ब्राह्मण सोभारींच्या मनामध्ये सुद्धा विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि राजा मांधा त्याकडे येऊन त्यांनी त्याच्याकडे पन्नास कन्यांपैकी एक कन्या मागितली राजा म्हणाला ब्रम्ह स्वयंवरात कन्याने आपल्याला वरले तर आपण तिला घेऊन जा सोभरी ऋषींना राजा मांधा त्याचे वनोगत समजले त्यांनी विचार केला की राजाने मला अशासाठी हे रुक्ष उत्तर दिले की आता मी वृद्ध झालेलो आहे माझ्या त्वचेला सुरकुत्या पडलेल्या आहे केस पिकलेले आहेत मान हलू लागलेली आहे आता कोणतीही स्त्री मला पसंत करणार नाही ठीक आहे मी आता स्वतःला असा सुंदर बनवीन की राजकन्याच काय पण देवांगनासुद्धा माझ्यासाठी इच्छुक असतील असा विचार करून समर्थ सोभरींनी तसेच केले अंतपुरातील रखवालदाराने कन्यांच्या सजवळलेल्या महाला सोभरी मुनींना नेऊन सोडले तेव्हा त्या ही राजकन्यांनी एका सोभरीलाच आपला पती म्हणून वरले त्या कन्यांचे मन चौभरींमध्ये अशा प्रकारे आसक्त झाले की त्याच्यासाठी आपापसातील प्रेमभाव सोडून देऊन एकमेकींशीही कथ करू लागल्या आणि एकमेकीनं म्हणू लागल्या हे तुला योग्य नाहीत मलाच योग्य आह सर्वांचे पाणी केले। ऋग्वेदी सौभरी अपने अपरंपर तपश्चरे प्रभावी बहुमूल्य सामग्री सुसज्ज अनेक उपवने अने निर्मल जला भर ले सरोवरान युक्त तथा सुगंधी फूल बगीचानी घेर महाला बहुमूल्य शय्या आसने वस्त्रे अलंकार स्नान सुगंधी उटणी स्वादिष्ट भोजन आणि पुष्पमालांच्या योगाने आपल्या पत्नींसह विहार करू लागली उत्तमोत्तरम वस्त्रे अलंकार इत्यादी धारण केलेले स्त्री पुरुष नेहमी त्यांच्या सेवेत असत कुठे पक्षीची उच्चवाट करीत तर कुठे भुंगे गुंजारव करीत असत काही ठिकाणी भाट त्यांच्या कीर्तीची प्रशंसा करीत असत साततद्वीपाने वेढलेल्या पृथ्वीचा स्वामी मानधाता चौभरींचे हे श्रमाचे सुख पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याचा सार्वभौम संपत्तीचा आपण स्वामी असल्याचा कर्व घडून गेला अशा प्रकारे चोभरी अनेक विषयांचे सेवन करीत गृहस्थ सुखात रमाण झालेले असले तरी ज्याप्रमाणे तुपाच्या थेंबाने आग तृप्त होत नाही त्याप्रमाणे तृप्त झाले नाहीत ऋग्वेदाचार्य चोभरी एक दिवस स्वस्त चित्ताने बसले होते त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की माशाच्या संगमाच्या दृश्याने आपण कशा रीति ने अपनी तपश्चर स्वत्व घलोढ़ करू लगे अरे मी तपस्वी सदा पालन तो तपस्वी सदाचरणी हो अधकपतन पहा मी दीर्घकालपर्प पिहार करना मशाच संगम पहन नष्टे मन ज्यादा मोक्षा की इच्छा है भोगत रमल प्राण ही जता कामे आणि एका क्षणासाठी सुद्धा आपली इंद्रिये बहिरमुख होऊ देऊ नयेत एकट्यानेच रहावे आणि एकांतात आपले चित्त सर्व शक्तिमान भगवंतामध्येच लावावे संगतीच जर करायची असेल तर भगवंतांच्या अनन्य प्रेमी निष्ठामान महात्म्यांशीच करावी मी अगोदर एकांतात एक तास तपश्चरीमध्ये होतो नंतर पाण्यातील माशाचा संघ झाल्याने विवाह करून पन्नास झालो आणि आता पुन्हा संतानांच्या रुपाने पाच झालो विषयांमध्ये सत्यबुद्धी ठेवल्याने मायेच्या गुणांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली आता तर लोक आणि परलोक यासंबंधी माझी वन इतक्या विविध लालसांनी भरलेले आहे ला की त्यांना अंतच नाही अशा प्रकारे विचार करीत काही दिवस ते घरीच राहिले नंतर विरक्त होऊन त्यांनी संन्यास घेतला आणि ते वनात निघून गेले आपल्या पतीला सर्वस्व मानणाऱ्या त्यांच्या पत्न्यासुद्धा त्यांच्याबरोबर वनात गेल्या परमसंयमी सोभारीनी तिथे जाऊन अतिशय घोर तपश्चर्या केली शरीर कृश केले आणि आहवनीय इत्यादी अग्नीसह स्वतःला परमात्म्यामध्ये लीन केले आपल्या पतीची त्या आध्यात्मिक गती पाहून ज्वाला जशा अग्नीमध्ये लीन होऊन जातात त्याचप्रमाणे त्या पतीच्या प्रभावाने सती होऊन त्यांच्यामध्येच लीन झाल्या अध्याय सहावा समाप्त